प्रकरण सात भावत्रुषार्थ सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एकोणीसशे बावनच्या 21 मेला जी जी या ब्रॉडवे शोचा दोनशे सतरावा शेवटचा प्रयोग झाला आणि ऑड्री हेबनने ताबडतोब लंडनची फ्लाईट पकडली ऑड्रीची आई एला ही अजून लंडनमध्येच राहत होती ऑड्रीला बऱ्यापैकी पैसा मिळू लागल्यानंतर तिने लंडनमध्ये एक चांगले अपार्टमेंट घेतले व त्या दोघी तिथे राहत होत्या म्हणजे इंग्लंड हाच ऑड्रीचा स्वदेश होता मात्र तिला आता असे वाटू लागले होते की तिचे सर्व काम आता अमेरिकेतच होते त्यामुळे हळूहळू अमेरिकेतच घर करावे रोमन हॉलिडेचा नायक ग्रेगरी पेक हा त्यावेळी लंडनमध्येच होता पॅरेमाऊंट कंपनीच्या प्रेसिडेंटने ग्रेगरीला सुचवले की ऑड्रीचा सन्मान करण्यासाठी त्याने एक भली कॉकटेल पार्टी आयोजित करावी त्या पार्टीला अनेक ख्यातनाम व्यक्ती व पत्रकार हजर होते त्या सर्वांमध्ये ग्रेगरी पेकचा एक जवळचा मित्र मेल फेरर यालाही आमंत्रित केले होते तो त्यावेळी एम जी एम कंपनीच्या नाईट्स ऑफ राऊंड टेबल या चित्रपटात किंग आर्थरचे काम करीत होता त्याच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने तोही लंडनमध्येच होता ग्रेगरी पेकने ऑड्री हेपन व मेल फेररची ओळख करून दिली दोघांमध्ये रंगभूमी विषयात चर्चा रंगली मेलने कॅलिफोर्नियात सादर केलेल्या एका नाटकाचे वर्णन केले त्यात मेल व ग्रेगरी या दोघांनीही कामे केली होती मेलने काही नाटके दिग्दर्शितही केली होती त्यावेळी ऑढरीने सांगितले की तिने मेलचे लिली या चित्रपटातील काम बघितले होते आणि ते तिला खूपच आवडले होते त्या दोघांच्या गप्पा खूप रंगल्या व त्यांनी ठरवले की दोघांनी मिळून एक नाटक करावे ऑड्रीने मेलला सांगितले की चांगली संहिता मिळाल्यावर त्याने तिला लगेच कळवावे मेल हा अभिनेता दिग्दर्शक तसेच लेखकही होता 36 वर्षे वयाचा मेल उंच सडपातळ व अतिशय देखणा होता पार्टी संपल्यावर घरी जाताना ऑडरी मनात मनाली होती संवेदनशील डोळ्यांचा संवेदनशील माणूस मी याच्या प्रेमात तर पडणार नाही ना मेल फेररच्या मनातही खळबळ चाललेली होती मेल फेररला ग्लॅमरस आणि प्रथित यश अशा स्त्रियांचे विलक्षण आकर्षण होते ऑड्रीच्या बाबतीत ही केमिस्ट्री दोघांकडूनही जमून आली ऑड्री त्याच्यात एवढी का गुंतली ते समजण्यासारखं होतं अमेरिकन पुरुषांमध्ये सहसा नसलेला एक गुण त्याच्यात होता एखाद्या स्त्रीचे स्त्रीत्व आपल्या बोलण्याने कसे फुलवावे हे त्याला चांगलेच ठाऊक होते नंतर अर्थातच ऑड्री व मेल यांच्या वारंवार भेटीकाठी होऊ लागल्या मेल तिला अनेकदा नाटकांना घेऊन जात होता ऑड्री डाऊन टू अर्थ अशी स्त्री होती भावनांवरती ती संयम ठेवीत असे तिच्या मनामध्ये अजून एक रुखरुख होती की मेल तिच्यापेक्षा बारा वर्षांनी मोठा होता शिवा विवाहित होता त्याला मुलेही होती ते सर्व अमेरिकेत होते रोमन हॉलिडेच्या प्रीमियर शोची तारीख जवळ येत होती त्यामुळे तिकडेही तिचे लक्ष होते त्यानंतर काही दिवसांनी मेलने एका ब्रॉडवे शोची संहिता ऑड्रीकडे पाठवली एका आधुनिक फ्रेंच नाटककाराचे ते ऑन्डीन नावाचे नाटक होते एक मध्ययुगीन भटक्या सरदार व पंधरा वर्षांची जलपरी यांची एक प्रणयप्रधान परिकथा होती ऑड्रीला ऑन्डीनची कथा अतिशय आवडली न्यूयॉर्कमध्ये असलेल्या मेलला तिने ताबडतोब फोन केला मेलने लगेच अतिशय उत्साहाने निर्मितीसाठी लागणाऱ्या गोष्टींसाठी आर्थिक व्यवस्था केली ऑड्रीला पॅरेमाऊंट कंपनीकडून तूर्त काहीच काम त्यामुळे पॅरेमाऊंडने तिला करारातून तात्पुरते मुक्त केले पण त्याचबरोबर ही घातल्या की तिला ही सुट्टी सहा महिन्यांसाठी मिळेल व ऑनडीनचे चित्रपट करण्यासाठीचे हक्क त्यांना मिळावे ज्या ऑड्रीला जीजीसाठी आठवड्याला पाचशे डॉलर्स मिळत होते त्याच ऑड्रीला आता आठवड्याला अडीच डॉलर्स मिळू लागले मेल फेरर ऑड्री अधिक यशस्वी अभिनेत्री झालेली होती मेल फेरर हा ऑड्रीचा सेलिब्रिटीच्या जगात वावरण्यासाठी जणू पासपोर्ट म्हणून वापर करतो असे चित्रपट सृष्टीतील लोक म्हणू लागले मेलचा जन्म 25 ऑगस्ट एकोणीसशे या दिवशीचा न्यूजर्सीमधील हार्ट स्पेशालिस्ट क्युबामध्ये जन्मलेला एक डॉक्टर म्हणजे मेल फेररचे वडील मेलची आई इरेन ही न्यूयॉर्कची लहानपणी मेलला पोलिओ झाला होता व तो कित्येक वर्षे एका पायाने अधू होता त्यामुळे दुसऱ्या महायुद्धातील नोकरीतून तो मुक्त होता त्यानंतर काही वर्षांनी मात्र मेल फेरर हा हॉलिवूड चित्रपट सृष्टीतील सेलिब्रिटी अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध झाला त्याच्या एका चित्रपटाला सर्वोत्तम अभिनयाचे नामांकन मिळाले ऑड्री व मेल हे आता एका अपार्टमेंटमध्ये एकत्र राहू लागले मेलचा अर्थातच त्या आधी झाला नाजुक कमनीय ऑड्री आणि मेलचे शानदार पुरुषी व्यक्तिमत्व ऑड्री संकोची व अवलंबून राहणारी आणि मेल हा अधिकार गाजवणारा व प्रभावी 12 वर्षांनी मोठा असल्यामुळे त्याचा जीवनविषयक अनुभव विस्तारित होता आत्मविश्वास प्रबळ होता त्याचा रंगभूमीवरचा अनुभवही परिपक्व होता त्यामुळे ऑड्रीला त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालण्यात धन्यता वाटू लागली अंडींच्या रिहर्सल सुरू झालेल्या होत्या मेल रोज संध्याकाळी स्वतःच तिची रिहर्सल घ्यायचा दिग्दर्शकाने ऑड्रीला दिलेला सराव सर्व मोडून काढायचा बिचारी ऑड्री मधल्यामध्ये अडचणीत येऊ लागली खरे तर मेल प्रयोग चांगला होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत होता कारण जीजीनंतर ऑड्रीचा हा दुसरा ब्रॉडवे शो होता ऑड्री ही उदयोन्मुख अभिनेत्री होती पण तिच्या अभिनय कलेबद्दल शंकाच नव्हती ऑन्डीनमधले काम सोपे नव्हते जलपरीच्या सूक्ष्म भावना बदलणाऱ्या छटा घडणारी शोकांतिका ऑड्रीला अतिशय नैसर्गिकपणे प्रकट करीत असे ऑन्डीनची निर्मिती प्रथम पॅरिसमध्ये झाली होती दिग्दर्शक आल्फ्रेड लोंट याला सर्वोत्तम दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले मेल फेरला सर्वोत्तम अभिनेत्याचे पारितोषिक मिळाले असे वाटत होते पण ते त्याला मिळाले नाही ऑड्रीला रंगभूमीवरील सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचे टोनी अवॉर्ड मिळाले ऑड्री हेबन हॉलिवूडमध्ये व ब्रॉडवेमध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्री झाली होती कुठल्याही मुलाखतीसाठी तिने एकटीने जावे असे निर्मात्यांना वाटत होते त्याचा मेलला अतिशय राग आला ऑड्रीला जरी सतत त्याचा आधार हवा होता तरी लोकांच्या लक्षात आले की मेलला ऑड्रीच्या यशाचा मत्सर वाटू लागला होता मात्र मेलच्या आधाराने त्याच्या सहवासात ऑड्री मनोमन फुलत होती जी या ब्रॉडवे शोचा सराव चालू असताना ऑड्री संध्याकाळी एकटीच पुस्तक वाचत बसे मेल तिला चित्रपट चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम व्यक्तींच्या निमंत्रणावरून स्वतः सगळीकडे नेऊ लागला ऑड्री काहीशी गंभीर व लाजरी बुजरी होती पण मेलने तिला त्या कोशातून बाहेर काढले चित्रपटसृष्टीतील समाजात मिसळण्यास शिकवले ऑड्रीला न दुखावता तिच्यावर अधिकार कसा गाजवावा हे त्याला चांगलेच माहीत होते बॅरनेस याला मात्र नाराज होती तिला ऑड्री व मेलचे प्रेम प्रकरण अजिबात पसंत नव्हते कारण तो ऑड्रीपेक्षा वयाने बराज मोठा तर होताच शिवाय विवाहितही होता दोन मुलांचा पिता होता पण ऑड्री आईला म्हणत असे त्याने काय फरक पडतो तू जेव्हा माझ्या बाबांशी लग्न केलंस तेव्हा तुझाही पहिला घटस्फोट झालाच होता व तुलाही दोन मुले होती यावर यायला काहीच बोलू शकत एकोणीसशे चौपन्नच्या वसंत ऋतूत ऑड्री व मेल यांचा साखरपुडा झाला ऑन्डीनचे प्रयोग चालू होते ऑड्रीला दर आठवड्याला 3500 हजार पाचशे डॉलर्स मिळत होते सतत चार महिने आठवड्याला आठ शोज होत होते या अतिरिक्त ताणामुळे ऑड्रीची प्रकृती बिघडू लागली थकवा व अनिमिया याचा तिला त्रास होऊ लागला तिचे पंधरा पाऊंड वजन कमी झाले मेल तिची व्यवस्थित काळजी घेतो ऑन्डीनचे प्रयोग बंद झाल्यावर एकशे सदतीस लोक बेकार झाले त्यात मेल फेररही होता मात्र ऑड्रीच्या नादुरुस्त प्रकृतीची काळजी न करता त्याने ला माद्रे या चित्रपटातील प्रमुख भूमिका स्वीकारली तो चित्रपट म्हणजे इटालियन फ्रेंच व स्पॅनिश अशी सामूहिक निर्मिती होती व त्याचे चित्रीकरण रोममध्ये होणार होते ऑड्री मनातल्या मनात, मनात नाराज झाली कारण ती मेलबरोबर रोमला जाऊ शकत नव्हती परंतु एकटीने न्यूयॉर्कमध्ये राहण्यातही अर्थ नव्हता त्यामुळे डॉक्टरांनी सल्ला दिला की तिने स्वित्झर्लंडला तिच्या घरी जाऊन विश्रांती घेणे जास्त चांगले रोम रोममध्ये काम चालू असताना सुट्टीच्या दिवशी ऑड्रीला भेटायला स्वित्झर्लंडमध्ये जाणे मेलला सोपे होते ऑड्रीने स्वित्झर्लंडमध्ये पूर्ण विश्रांती घ्यायचे ठरवले लुझेन सरोवराच्या काठी एका रिसॉर्टमध्ये ती विश्रांती घेऊ लागली तिचा ड्रायव्हर तिची काळजी घेत होता तो तिला मुलीसारखे मानत होता ऑड्रीला जेव्हा बरे वाटू लागले तेव्हा मेलचा विरह तिला सहन होईना तिने मेलसाठी रोलेक्सचे प्लॅटिनमचे घड्याळ घेतले व घड्याळाच्या मागे mad about the man, अशी अक्षरे करून घेतली मेलला जेव्हा ही भेट पोहोचली तेव्हा तोही घही ताबडतोब स्वित्झर्लंडला गेला आणि दोघांनी सप्टेंबरमध्ये विवाह करण्याचे ठरवले हनीमून इटलीमध्ये जाण्याचे ठरवले स्वित्झर्लंडमधील बुर्गनस्टक येथे 25 सप्टेंबर एकोणीसशे चौपन्नला त्यांचा विवाह संपन्न झाला ऑड्रीने ही बातमी गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला पण तरीही पत्रकारांना ही बातमी कळलीच व त्यांची गर्दी झाली एलाने स्वागत समारंभ व पार्टी याचा मोठा भेद केला ती सरदार घराण्यातील असल्यामुळे बऱ्याच मोठ्या लोकांशी तिच्या ओळखी होत्या एकेकालचा हॉलँड एम्बसीमधला ब्रिटिश अँबॅसेडर अभिनेता ग्रेगरी पेग पेक से नातेवाईक त्या पार्टीला हजर होते त्यानंतर ते जिथे जिथे प्रवास करीत तिथे तिथे फोटोग्राफर्सचा ताफा मुळे त्यांच्या मागे असे मेलने वीस खोल्यांचे भव्य फार्म शोधून काढले व तेथे ते काही दिवस राहिले एक महिना इटलीमध्ये राहिल्यानंतर ते बुर्गन स्टोकला परतले त्यानंतर ऑड्री युद्धकाळानंतर प्रथमच मेलबरोबर हॉलँडला गेली तिने लहानपणी युद्धविरोधकांसाठी चिठ्ठ्या पोचवणे अन्न पोचवणे अशी जी कामे केली होती त्यासाठी तिचा हॉलँडमध्ये सत्कार करण्यात आला तिला बघण्यासाठी साहजिकच प्रचंड गर्दी झाली होती काही दिवसांनी ऑड्रीच्या लक्षात आले की ती आई होणार आहे तिच्या नाजूक प्रकृतीमुळे तिने काम थांबवण्याचे ठरवले त्याचवेळी मेलला लंडनमधील एका चित्रपटाचे आमंत्रण आले त्याने ते काम स्वीकारावे असे ऑड्रीने सुचवले त्यावेळच्या त्यांच्या घरामध्ये एलाही ऑट्रीच्या सोबत होती पण सासू व जावई यांचे अजिबात पटत नव्हते कारण दोघांचाही स्वभाव अहंकारी व वर्चस्व गाजवणारा होता पण तरीही दोघेही मनातील विचार मनातच ठेवीत ऑड्रीचे व्यक्तिमत्व जसे सर्वांनाच आकर्षक वाटत असे तसे मेलबद्दल वाटत नसे मेलच्या मनातील मत्सराचा अंकुर वाढू लागला ऑड्रीची वाढती लोकप्रियता त्याच्या अहंकाराला सतत छेद देत होती ऑड्रीला स्वित्झर्लंड अतिशय आवडत होते दोघे जण त्यांच्या पहिल्या बाळाची वाट बघत होते परंतु हा आनंद फार टिकला नाही ऑड्रीचा गर्भपात झाला ऑड्री मनातून उद्ध्वस्त झाली कोणत्याही कीर्ती संपत्तीपेक्षा तिला स्वतःचे बाळ अधिक मोलाचे होते त्यानंतर वार आणि पीस या चित्रपटातील नताशाच्या भूमिकेने तिला सावरले या चित्रपटात मेलचीही एक भूमिका होती पण त्याचे काम नगण्य होते ते लवकरच संपले आणि तो नव्या चित्रपटाच्या कामासाठी फ्रान्सला निघून गेला त्यावेळची अजून एक झगमगती अभिनेत्री इनग्रीड बर्गमन ही त्याची नायिका होती ऑड्रीला त्याचा विरह सहन होत नव्हता परंतु मेलला आपल्या पत्नीच्या कीर्तीच्या छायेत चा, राहणे अवघड जात मेल सुट्टीच्या दिवशी पॅरिसहून रोमला ऑड्रीकडे जात असे तिच्या वॉर अँड पीस चे चित्रीकरण संपत आले होते ऑड्रीच्या प्रयत्नांमुळे दोघांनी एकमेकांची साथ न सोडण्याचे ठरवले एकोणीशे पंचावन्नच्या नाताळमध्ये ते दोघेही बुरगन स्टोकला एकत्र होते त्याच सुमारास फनी फेस या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू व्हायचे होते ऑड्री फ्रेड ॲस्टेअर नायिकेची भूमिका करणार मेलने स्वतःचे सर्व उद्योग सोडले व या निर्मितीच्या दिवसात सतत ऑड्री बरोबर राहण्याचे ठरवले लग्न होऊन एक वर्ष झाले होते पण अजून त्यांनी एका ठिकाणी घर केले नव्हते सतत त्यांचे प्रवासच चालू होते फनी फेसचे चित्रीकरण पॅरिसमध्ये होते ऑड्री व मेलने तिकडे तात्पुरते एक घर घेतले ऑड्रीला तिच्या आईचे आदर्श गृहिणी होण्याचे चांगले शिक्षण मिळाले होते पण सर्व पद्धती श्रीमंत व खानदानी युरोपियन पद्धतीच्या तर मेल हा अमेरिकन होता त्यानंतरचा चित्रपट लव इन द आफ्टरनून याचे चित्रीकरणही पॅरिसमध्येच होणार होते मेल व ऑटरी मध्यंतरीच्या काळात बुरगनस्टॉकला जाऊन राहिले त्या काळात मेलला एमजीएम कंपनीकडून एका चित्रपटातील कामासाठी आमंत्रण आले होते त्यावेळी त्याला दक्षिण आफ्रिकेला जावे लागले तो नसताना ऑड्रीला एकटे वाटू नये म्हणून त्याने तिला यॉर्कशायर टेरियर या जातीचा जा छोटासा कुत्रा भेट दिला त्याचे नाव तिने मिस्टर फेमस असे ठेवले जणू काही स्वतःचे गुटगुटीत बाळ असल्यासारखेच तिने त्याचे संगोपन सुरू केले ऑड्रीचे लव्ह इन द आफ्टरनून चित्रीकरण संपल्यावर मेल व ऑड्री कॅलिफोर्नियातील पाम येथे गेले तिथे त्यांच्याबरोबर मेलची आधीची दोन मुले पंधरा व बारा वयाची ती होती ऑड्री मुळात प्रेमळ होती त्यामुळे तिला ते खटकले नाही उलट ती त्यांच्याशी प्रेमानेच वागली मध्यंतरीच्या काळात ऑड्री व मेल दोघांनाही चित्रपटात काम करण्याची आमंत्रणे येत होती द नन स्टोरी या चित्रपटाचे ऑड्रीला आधीच आमंत्रण मिळाले होते पण चित्रीकरणाला अजून अवकाश होता मेललाही द सन ऑल्सो रायझेस या चित्रपटात काम करण्यासाठी बोलावले होते त्याचे चित्रीकरण सुरू झाले होते त्यावेळी ऑड्री घरात असायची ती म्हणते त्यावेळी मला खरोखरच एक गृहिणी व पत्नी असल्यासारखे वाटत होते मेल सकाळी कामावर गेला की दिवसभर मी एकटी घरात असायची व पाहिजे तसा वेळ घरातच घालवायची मेलचे स्पेनमधील चित्रीकरण संपल्यानंतर ते दोघेही पुन्हा काही दिवस स्वित्झर्लंडच्या घरी परतले त्यानंतर मेलला एका चित्रपटातील चित्रीकरणासाठी म्युनिक आणि वेस्ट बर्लिन या शहरात जावे लागले पण ऑड्री त्याच्याबरोबर गेली नाही महायुद्धाच्या अनुभवानंतर तिने जर्मनीत पाऊल ठेवायचे नाही असे ठरवले होते ती लॉस एंजलीसमध्येच राहिली व द नन स्टोरी च्या भूमिकेचा अभ्यास करू लागली त्यानंतर अन या चित्रपटाच्या वेळी ऑड्रीला एक अपघात झाला ऑड्री त्यावेळी पुन्हा गर्भवती होती त्या चित्रपटाचा दिग्दर्शक जॉन ह्युस्टन याच्या सांगण्यावरून ती घोडेस्वारीचा सा सराव करीत होती करड्या रंगाचा एक उंच उम्दा डायब्लो नावाचा घोडा होता ऑड्री रोज दुपारी घोडेस्वारीचा सराव करीत असे त्यावेळेचे तिचे तांत्रिक कामगार चित्रपटाच्या आवश्यकतेसाठी बंदूक चालवत होते गोळीबाराच्या आवाजाने घोडा दचकला व त्याने ऑड्रीला खाली फेकले ऑड्री जोरात जमिनीवर आपटली दिग्दर्शक ह्युस्टनने ताबडतोब मेक्सिकन डॉक्टरला बोलावले व ऑड्रीला हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात हलवले त्यावेळी ते मेल तेथे नव्हता ऑड्री अर्धवट बेशुद्धावस्थेत होती तेथील ड्युरांगो या शहराच्या हॉस्पिटलमध्ये तिला हलवण्यात आले होते सर्वजण मेलची वाट बघत होते एक्सरेमध्ये पाठीची बरीच हाणी मोडलेली दिसत होती मेल तेथे पोचला पण मेक्सिकन डॉक्टरवर विश्वास नसल्याने त्याने लॉस एंजलीसमधील फॅमिली डॉक्टर मेंडलसन याला बोलवून घेतले डॉक्टर मेंडलसन ताबडतोब फ्लाईट पकडून आला त्याने येताना एका नर्सला सोबत आणली ती चोवीस तास ऑड्रीबरोबर हॉस्पिटलमध्ये राहू लागली डॉक्टरने तपासल्यावर कमरेचा स्नायू बराच फाटला होता व पायही मुरगाळला होता त्यावेळी ऑड्री गर्भवती होती त्यामुळे मेल अतिशय चिंतामग्न होता पण सुदैवाने गर्भावर अपघाताचा काहीही वाईट परिणाम झाला नव्हता व योग्य ती काळजी घेतल्यावर तिची डिलिव्हरी व्यवस्थित होईल असेही डॉक्टरांनी सांगितले मेल ऑड्रीची मनापासून काळजी घेत होता ऑड्रीने पुन्हा चित्रीकरणास जाऊ नये अशी त्याची इच्छा होती तसे त्याने ह्युस्टनलाही कळवले चित्रीकरण करण्यास डॉक्टरांनी परवानगी दिल्यामुळे ह्युस्टनने चित्रपट पुरा करण्याचे ठरवले मेलने लॉस एंजेलिसमध्ये बिव्हर्ली हिल्स येथे एक घर भाड्याने घेतले ऑड्रीची ट्रीटमेंट सुरू झाली मेडिकल स्पेशालिस्ट व फिजिओथेरपिस्ट तिची उत्तम काळजी घेत होते त्यामुळे पाच आठवड्यानंतर ऑड्री उभी राहून काही पावले चालू लागली ब्रेसेसचा सपोर्ट दिला होता चित्रीकरणाच्या वेळी तो तिला लावावा लागे तिला स्ट्रेचरवरून चित्रीकरणासाठी ड्युरांगोलाही जावे लागले इतकेच नव्हे ता थोडे बरे वाटू लागल्यानंतर डायब्लो या घोड्यावर बसून चित्रीकरण करावे लागले अर्थातच ते अत्यंत काळजीपूर्वक करावे लागले द अनफर्गिवनचे चित्रीकरण अशा प्रकारे पूर्ण झाल्यानंतर ऑड्री व मेल पुन्हा स्वित्झर्लंडला त्यांच्या घरी गेले ऑड्री आता विश्रांती घेत होती पण दुर्दैवाने तिचा पुन्हा गर्भपात झाला ती उद्ध्वस्त झाली ती परिस्थितीवर जळफळत होती तिने देवाला दोष दिला स्वतःला दोष दिला दिग्दर्शक ह्युस्टनला दोष दिला हा राग कोणावर काढावा हे तिला समजत नव्हते मेलवर तिचे नितांत प्रेम असूनही त्यांच्या जीवनात अपत्य सुख येत नव्हते नैराश्याच्या गर्ते सापडून ऑडरी बेफाम धुम्रपान करू लागली तिचे वजन शंभर पाऊंडाच्याही खाली गेले त्यानंतर काही दिवसांनी लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा करीत असताना पुन्हा एक नवा जीव तिच्या उदरात वाढू लागला तिला अतिशय आनंद झाला बाळाचा जन्म होईपर्यंत आता एकाही चित्रपटात काम स्वीकारायचे नाही हे तिने ठरवले पॅरेमाऊंट कंपनी नवनवीन चित्रपटांसाठी ती तिला आमंत्रित करत होती ऑड्रीने त्या काळात घरातच राहण्याचा पूर्ण निश्चय केला होता मेलला ते गैरसोयीचे वाटत होते कारण त्याला एका नवीन चित्रपटाचे आमंत्रण मिळाले होते फ्रेंच ब्रिटिश इटालियन अमेरिकन आणि जर्मन अशा देशांची ती सामायिक निर्मिती होती चित्रपटाचे नाव होते ब्लड अँड रोझेस मेलची त्यातून चांगली कमाई होणार होती ऑड्रीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे व वा मागणीमुळे नाहीतरी त्याच्या मनात मत्सर जागृत होत असे त्यामुळे त्याने ही भूमिका स्वीकारली पण ऑड्रीने मात्र घरातच राहण्याचे ठरवले त्याचवेळी ऑड्रीला द नन स्टोरीच्या भूमिकेसाठी ऑस्करचे नामांकन मिळाले होते त्यामुळे कुठेतरी मेलच्या मनात कमीपणाची भावना निर्माण झाली ऑड्रीचे वय आता एकतीस वर्षे झाले होते त्यामुळे तिला वाटत होते की बाळाच्या संगोपनासाठी 21 वर्षाच्या तरुणीचे बळ तिला यावे दोन वेळा दुर्दैवी गर्भपाताच्या अनुभवामुळे ती स्वतःची अतिशय काळजी घेत होती ऑड्रीला आता मूल हवे होते सतरा जुलै एकोणीसशे रोजी ऑड्रीला खरोखरच मुलगा झाला स्वित्झर्लंडमधील लुत्न येथील एका हॉस्पिटलमध्ये काहीशा अशक्त झालेल्या ऑर्डरीची डिलिव्हरी सोपी झाली नाही कारण बाळाचे वजन जन्माच्या वेळी साडेनऊ पाऊंड इतके होते ऑड्रीने बाळाचे नाव शॉन असे ठेवले कारण त्याचा अर्थ देवाची देणगी असा होता त्यावेळी लुथ्सेनमध्ये तुफान वादळ चालू होते ऑड्री आनंदाने बेभान झाली होती ती म्हणाली माझे बाळ मला लवकर दाखवा सगळे काही व्यवस्थित आहे ना मेल ऑड्री व बाळ यांचे अनेक फोटो अनेक फोटोग्राफर्सनी काढले जगभरातून ऑड्रीला पुष्पगुच्छ व भेटी आल्या जगाच्या कानाकोपऱ्यातून तिच्यावर फुलांचा अक्षरशः वर्षा झाला मेल फेररला त्यासाठी एक मोठी व्हॅन घ्यावी लागली ऑड्रीचा आनंद गगनात मावत नव्हता ती म्हणते इतका आनंद मला आयुष्यात कधीही झाला नव्हता ती बाळाला स्वतःच्या कुशीतून जराही बाजूला करीत नव्हती दोघांचेही बरेच नातेवाईक आले होते ऑड्रीची आई एला हिचा आनंद शब्दातीत होता सरदार घराण्यातील या रॉयल आजीच्या बड्या बड्या लोकांशी ओळखी असल्यामुळे अनेक प्रसिद्ध व्यक्ती बाळाला पाहण्यासाठी आल्या होत्या शॉनला त्याचा पिता मेल हा अमेरिकन असल्यामुळे अमेरिकन नागरिकत्व मिळाले तरीही एकवीस वर्षांचा झाल्यानंतर त्याला स्वित्झर्लंडचे नागरिकत्व घेण्याचे स्वातंत्र्य होते ऑड्री स्वत एक आंतरराष्ट्रीय कीर्तीची व वृत्तीची खानदानी स्त्री होती ती म्हणाली मी शॉनचे संगोपनही असे करेन की शॉन सुद्धा एक आंतरराष्ट्रीय व्यक्ती होईल सर्व देशांच्या सर्व प्रकारच्या लोकांमध्ये त्याने मिसळावे असे शिक्षण त्याला देईन संपूर्ण जगाचे भान त्याच्या मनात जागविन मात्र त्याने त्याच्या इच्छेनुसार जगाला अधिक सुंदर बनवण्याची महत्वाकांक्षा ठेवावी तिचे स्वप्न पुढे शॉनने साकारले ऑड्रीला बाळन पण चांगलेच मानवले तिची मित्रमंडळी म्हणत ऑड्रीला इतकी तेजस्वी इतकी आनंदी कधीच पाहिली नव्हती ती क्षणभरही बाळाला बाजूला करीत नसे परंतु मेलने सुचवले की एक दिवसभराची नॅनी ठेवावी म्हणजे काही काळानंतर ऑड्रीने काम सुरू केले की तिचा लळा त्याला लागला असेल एका इटालियन स्त्रीची नेमणूक नानी म्हणून करण्यात आली शॉन मोठा होत असतानाच इंग्लिश फ्रेंच जर्मन स्पॅनिश व इटालियन या भाषा बोलू लागला होता कारण घरातील नोकर माणसे वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या भाषा बोलणारी होती मिस्टर फेमस या त्यांच्या कुत्र्यानेही शॉनशी दोस्ती केली होती ऑड्री व मेल दोघांनाही कुटुंब पूर्ण झाल्याचे समाधान वाटत एकोणीसशे च्या सुमारास ऑड्रीचा शा शरेड हा चित्रपट पूर्ण झाला तेव्हा ऑड्री मेल व शॉन तिघेही संपूर्ण हिवाळा स्वित्झर्लंडमध्ये राहिले मध्यंतरीच्या काळात ऑड्रीचे दोन चित्रपट झाले होते तिला खूप थकवा आला होता मेलबरोबरचे तिचे खटके हळूहळू वाढू लागले होते मतभेद वाढू लागले होते दोघांच्याही कामामुळे त्यांना एकमेकांपासून दूर राहावे लागत होते त्यामुळे ते, ते दिवसेंदिवस एकमेकांना परके होऊ लागले झाला होता शॉन मोठा होत होता तसंच गोडवा त्याचे आई वडील घेत होते व त्याचे संगोपन करीत होते आता ऑर्डरी माय फेअर लेडीच्या चित्रीकरणासाठी लॉस एंजलीस मध्ये होती तेथे मेलने एक विशाल व्हिला घेतला होता तेथून पॅसिफिक महासागराचा विस्तृत देखावा दिसत असे घरात स्विमिंग पूल टेनिस कोर्ट असल्यामुळे शॉन सर्व कला विद्यांमध्ये पारंगत होऊ लागला ऑड्रीचे चित्रीकरण चालू असताना मेलला विशेष काम नव्हते त्याची पत्नी आता कित्येक मिलियन डॉलर्स कमावणारी विख्यात अभिनेत्री झाली होती तिच्या मानाने मेलची मिळकत खूपच कमी होती त्यामुळे मेलला ते अपमानास्पद वाटू लागले तरी मेल शक्यतो सतत ऑड्री राहत असे तिच्या चित्रीकरणातही तो लक्ष देत असे तिला महत्वाचे सल्ले देत असे एकीकडे ऑड्रीचे नाव साऱ्या जगात दुमदुमत होते पण ऑड्रीच्या काळात शॉन फ्लूने आजारी पडला तो अनेक दिवस तापाने फणफणला होता मेल ला तुरत काहीच काम नव्हते ऑड्रीचे काम मात्र जोरात चालू होते त्यामुळे मेल खिन्न होता ऑड्रीच्या मनात कायम भीती होती किती व्यग्र असताना मेलचा बाहेर पणा वाडेल की काय मायफेअर लेडीच्या चित्रीकरणाचा ताण तिला घरातील परिस्थितीमुळे अधिकच जाणवत होता तिचे चित्रीकरण पूर्ण झाले व मेलला द फॉल ऑफ द रोमन एम्पायर या चित्रपटात चांगली भूमिका मिळाली ऑड्रीला खरे तर बुरगन स्टोकमध्ये विश्रांती घ्यायची होती पण मेल आपल्यापासून दुरावू नये म्हणून ती त्याच्याबरोबर युरोपभर प्रवास करू लागली त्यानंतर काही दिवस ऑड्रीने काही काम घेतले नव्हते पण मेलला जेव्हा एक काम मिळाले त्यावेळी तिने स्वतःचा संबंध टिकून राहावा म्हणून कायम मेलबरोबर राहण्याचे ठरवले मेलची इतर स्त्रियांबरोबरची मैत्री वाढत होती ते तिला चांगलेच खटकत होते तो दुरावेल असे तिला वाटत होते एकोणीसशे चौसष्टच्या ऑक्टोबरमध्ये ऑड्री आणि मेल माय फेअर लेडीच्या प्रीमियर शोसाठी पुन्हा अमेरिकेत गेले त्या दोघांनी लॉस एंजेलिस न्यूयॉर्क सॅन फ्रान्सिस्को डेन्व्हर शिकागो वॉशिंग्टन त्यानंतर लंडन पॅरिस रोम माद्रिद अशा अनेक ठिकाणी मायफेअर लेडीच्या प्रीमियर्सना हजेरी लावली त्यांचे सर्वदूर न भूतो न भविष्याती असे स्वागत झाले त्यानंतर काही काळाने ऑड्रीचा हाऊ टू स्टील अ मिलेनियम हा चित्रपट सुरू झाला दिग्दर्शक विल्यम वायलर याच्याबरोबर ऑड्री अनेक दिवसांनंतर काम करीत होती त्या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर ऑड्री व मेल यांनी बुरगन स्टोकमधील भाड्याचे घर सोडून स्वतःचा एक बंगला विकत घ्यावा असे ठरवले शॉनचे वय आता शाळेत जाण्यायोग्य झाले होते ऑड्रीच्या मनात आता त्याच्या भविष्याचे विचार येऊ लागले होते बुरगन ला प्रामुख्याने जर्मन भाषा बोलली जात असे ऑड्रीच्या महायुद्धाच्या आठवणी न बुजणाऱ्या होत्या त्यामुळे जर्मनमधून आपल्या मुलाचे शिक्षण व्हावे हे तिला न रुजणारे होते फ्रेंच भाषेचे वर्चस्व असलेल्या स्वित्झर्लंडच्या वरच्या भागात ते घर शोधत होते त्यांचे ड्रीम हाऊस त्यांना तोलेशे नाच या लहानशा टोमदार खेड्यात सापडले टेकड्यांवरच्या उंच भागात तो विला होता त्यामुळे तेथून निसर्गाने नटलेले खालचे दृश्य अतिशय रमणीय दिसत होते जिन्ही सरोवराचा काही भागही तेथून दिसत असे तो व्हिला दोघांनाही खूपच आवडला जिन्ही वा विमानतळही तिथून एक तासाच्याच अंतरावर होता तसे ते खेडे अजिबात प्रसिद्ध नव्हते पण निसर्ग सौंदर्याने नटलेले होते, नटले होते। थोडीच लहान लहान दुकाने छोटीशी शाळा एक चर्च असे ते खेडे होते पण ऑड्रीच्या मनासारखे होते शॉनचे संगोपन सामान्य माणसांच्या संगतीतच व्हावे व वा त्याच्या वाढत्या वयात हॉलिवूडच्या वातावरणाची छाया त्याच्यावर अजिबात पडू नये असे तिला वाटत असे अठराव्या शतकातील फार्म हाऊसच्या पद्धतीचे दगडाचे बांधकाम असलेले दोन मजली असे ते सुंदर घर होते ऑड्रीने त्याचे नाव ला पोसिबल म्हणजे शांती सदन असे ठेवले शान आता पाच वर्षांचा झाला होता आता त्यांनी घराच्या रक्षणासाठी जर्मन शेफट जातीचा कुत्रा पाळला होता ऑड्रीने शॉनला आसपासच्या खेडवळ मुलांची ओळख करून दिली व त्यांना ती घरात खेळावयास बोलावू लागली त्यानंतर तिला टू फॉर द रोड या चित्रपटासाठी विचारण्यात आले त्याची कथा वाचल्यानंतर त्याच्यात तिला काम करावेसे वाटेना कारण त्यामध्ये एका विवाहित स्त्रीचे तिच्या पतीबरोबर होणारे गंभीर मतभेद व पतीपत्नीचे बिघडलेले नाते दाखवण्यात येणार होते आणि ऑड्रीच्या स्वतःच्या जीवनात ती समस्या गंभीर स्वरूप घेऊ लागली होती लोकांमध्ये सुद्धा ऑड्री व वा मेलच्या वाढत जाणाऱ्या मतभेदांविषयी अफवा पसरू लागल्या होत्या ऑड्री व मेल या दोघांनीही तिकडे लक्ष न देता सहजीवनात कुठलाही अडथळा येऊ द्यायचा नाही असे ठरवले ऑड्रीने शॉनच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावयाला सुरुवात केली होती तो आता सहा वर्षांचा झाला होता त्याने लहान मुलांच्या काव्य वाचनाच्या स्पर्धेमध्ये पहिले बक्षीस मिळवले ऑड्रीला वाटले आपला छोटासा राजकुमार धीटपणे व्यासपीठावर गेला आणि त्याने फ्रेंच कविता मोठ्या आवाजात हावभावासकट अस्खलितपणे म्हणून दाखवली ती व मेल ते बघून अतिशय आनंदित झाले त्यांना छोट्याशा शॉनचा अभिमान वाटला काही दिवसातच मेल निर्माता असलेल्या वेट अँटील डार्क या चित्रपटासाठी ते दोघेजण अमेरिकेला गेले मात्र शॉनला त्यांनी तोलेशे नाज येथील घरातच नॅनीजवळ ठेवले ऑड्रीला कोणत्याही कामासाठी एक मिलियन डॉलर्स मिळू लागले होते या चित्रपटाची निर्मिती वॉर्नर ब्रदर्स या कंपनीकडून होणार होती साधारण त्याच सुमारास मेयरलिंग या दूरदर्शन मालिकेचे मेलचेही काम सुरू झाले होते ऑड्रीला हॉलिवूडच्या स्टुडिओमध्ये काम करायला फारसे आवडत नव्हते म्हणून मेलने जॅक वॉर्नरला सुचवले वेट अंटिल चित्रीकरण पॅरिस किंवा रोम मध्ये व्हावे हे सर्व घडत असताना ऑड्री व मेलचे संबंध अधिकाधिक विभक्त होण्याच्या मार्गावर येऊन ठेपलेच स्वित्झर्लंडमध्ये शॉनची आजीही त्यांच्या बरोबर राहत होती शाळेच्या वसंत ऋतूतील सुट्टीत तिने शॉनला त्याच्या आईवडिलांकडे पोहोचवले ऑड्रीने त्याला डिझनेलँड दाखवले रोल्स रॉईस या गाडीतून अमेरिकेत खूप ठिकाणी फिरवले तर खेळणी घेऊन दिली तेथील प्रसिद्ध फार्मर्स मार्केट सुद्धा दाखवले शॉन खुश झाला सुट्टी संपल्यानंतर त्याची आजी त्याला परत स्वित्झर्लंडला घेऊन गेली त्या काळात ऑड्रीला विविध वर्तमानपत्रे मासिके दूरदर्शन यां अनेक मुलाखती द्याव्या लागत होत्या तिला या सगळ्याचा कंटाळा आला होता तिला अधिकाधिक वेळ स्वित्झर्लंडला स्वतःच्या घरी शॉन बरोबर घालवायचा होता व मोजक्या चित्रपटांमध्ये काम करायचे होते परंतु मेलला हे पसंत नव्हते कारण त्याला समाधानकारक काम नव्हते ऑड्रीच्या बाबतीत तो एकीकडे मत्सरी होता पण दुसऱ्या बाजूने तो व्यवहारी होता व तिच्या बाबतीत महत्वाकांक्षीही होता तिला पुढील पाच वर्षांसाठी कामाचे करार मिळवून देण्यास तो उत्सुकही होता ऑड्रीचे वय आता 38 वर्षांचे होते तिला अजून एक मूल हवे होते वय वाढेल तसे मातृत्व वा लाभण्याची शक्यता कमी होत होती हे ऑड्रीला जाणवत होते तसे तरुण वय असताना तिला भूमिकांची निवड करण्याचे स्वातंत्र्य होते ते दिवसेंदिवस कमी होत चालले होते तरुण नायिकेच्या मुख्य भूमिका मिळण्याची शक्यता कमी होत होती वेट अँटील डार्कचे चित्रीकरण संपल्यावर ऑड्री स्वित्झर्लंडला परत गेली आणि तिची इच्छा पूर्ण झाली ती पुन्हा गर्भवती राहिली परंतु मनस्वास्थ गमावून बसल्यामुळे तिचा पुन्हा एकदा गर्भपात झाला काही दिवसांनी प्रचंड गाजला त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला संपूर्ण जगभरात तो महत्वाच्या शहरांमध्ये प्रदर्शित झालेला वॉर्नर ब्रदर्सना या चित्रपटामध्ये वीस मिलियन डॉलर्स पेक्षा अधिक नफा झाला एकोणीशे सदुसष्ट मध्ये या चित्रपटामुळे ऑड्रीला बॉक्स ऑफिस क्वीन म्हणून सर्वाधिक मते मिळाली ऑड्री मात्र तिच्या गर्भपातामुळे पुन्हा एकदा आतून उद्ध्वस्त झाली होती ऑड्री व मेलची भांडणे विकोपाला केली होती शेवटी एकोणीसशे सदुसष्टच्या सप्टेंबरमध्ये ते रीतसर विभक्त झाले मेल ऑड्रीच्या सतत बरोबर असल्यामुळे तिच्या करिअर जागरूक असल्यामुळे सर्व जगाला त्यांच्या विभक्त होण्याचा धक्का बसला पण दोघांच्याही जवळच्या लोकांचे म्हणणे असे होते की ऑड्रीला जरी चित्रपटात अभिनय करणे आवडत असले तरी तिला कामाचा अतिरेक नको होता त्याऐवजी मुलगा व पती यांच्याबरोबर कौटुंबिक जीवन जगण्यासाठी ती उत्सुक होती दोघांविषयी तिच्या मनात ओतप्रोत प्रेम भरले होते पण मेल मात्र अत्यंत व्यवहारी व महत्वाकांक्षी होता स्वतःसाठी व ऑड्रीसाठीही त्यांचा अजून एक जवळचा मित्र अस्वस्थ होई त्याला कळत नव्हते ऑड्रीने इतके दिवस मेलचे वर्चस्व कसे सहन केले कदाचित तिला काहीही करून हा विवाह टिकवायचा होता ती स्वतः स्वभावाने अतिशय गोड प्रामाणिक एकनिष्ठ करुणेने व प्रेमाने ओतप्रोत भरलेली अशी स्त्री होती तिने मेलवर त्याच्या सर्व दोषांसकट जीव ओतून प्रेम केले मेल एकीकडे तिच्या उत्तुंग यशाबद्दल मनातल्या मनात जळफळत मनात होता पण तरीही तिने अधिकाधिक अधीक पैसा मिळवावा असेही त्याला वाटत होते त्याचा पुरुषीय अहंकार त्याला अस्वस्थ करीत होता ऑड्री एक माणूस म्हणून व अभिनेत्री म्हणूनही त्याच्यापेक्षा अनेक पटीने सरस होती स्वतःचे प्रेम व विवाह टिकवून ठेवण्यासाठी जेवढे प्रयत्न करता तेवढे प्रयत्न तिने केले होते तरीही मेल व ऑड्रीचे विभक्त होणेही गमतीशीर होते विभक्त होण्याचे जेव्हा जाहीर केले तेव्हा दोघेही तोलेशेनाजमध्ये हातात हात घालून फिरत होते काही वर्षानंतर ऑड्री विचार करीत असे की तिचे मेलबरोबरचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले तेव्हा ती प्रचंड सैरबहीर झाली होती तिची घोर निराशा झाली होती तिचे असे मत होते की विवाह म्हणजे दोन प्रेमिकांची जीवनाच्या अंतापर्यंतची सोबत तिच्या निस्सीम विश्वासाला प्रचंड तडा गेला। तिने त्यांचा विवाह टिकवण्याचा प्रचंड प्रयास केला त्यांचा विवाह झाला तेव्हा मेल हॉलिवूडच्या जगात एक मोठी आसामी होता चित्रपट चित्रपटसृष्टी त्याला ओळखत होती त्यांची ओळख झाली त्यावेळी ती त्याच्या लिली या चित्रपटामुळे भारावलेली होती त्यामुळे तिच्या मनात त्याला कायम वरचे स्थान होते व तिचे करियर ती गौण मानत होती ऑड्रीला तिच्या आई वडिलांचा घटस्फोटही त्यावेळी आठवला पण आपलेही असेच होईल हे तिला कधीच वाटले नव्हते उत्कट प्रेमाला ती जीवनात सर्वाधिक महत्त्व देत होती मेल आधीच लॉस एंजलीसला गेला होता बायकोची साथ सोडून त्याला स्वतःचे स्वतंत्र करिअर करायचे होते त्याचेही वय आता एकावन्न वर्षांचे होते त्याच्या करिअरचा बहर आता उताराला लागला होता याची मेलला जाणीव होती तरीही दूरदर्शन व चित्रपट यात त्याला दिग्दर्शक अथवा दुय्यम भूमिका म्हणून बऱ्यापैकी काम, काम मिळत होते त्याने बिव्हर्ली हिल्सला स्वतःचे घर घेतले होते तेथे ते तरुण बरोबर त्याचा बाहेर ख्यालीपणा चालू होता हे ऑड्रीला समजल्यानंतर ती खचून गेली व तिला आता त्यांच्या बँकेतील जॉईंट अकाउंटबद्दलही शंका वाटू लागली मेलला शॉनबद्दल मात्र प्रेम होते सुट्टीमध्ये तो शॉनला एका आठवड्यासाठी घरी घेऊन आला शेवटी दोघांच्या बँक अकाउंटमधील पैशांचीही वाटणी झाली मेलला बराच फायदा झाला मेल बराच श्रीमंत झालेला होता पण ऑडरी दुःखामुळे अधिक शहाणी व प्रगल्भ झाली होती तीसुद्धा मल्टीमिलियन झाली होती स्वित्झर्लंडमधील तिचे आवडते घर तिच्या ताब्यात आले होते व शॉन कायद्याने तिच्याकडेच राहिला होता याचा तिला सर्वाधिक आनंद झाला कायद्यानुसार शॉनला कितीही वेळा भेटण्याची परवानगी मेलला होती पण त्याला शॉनला स्वित्झर्लंडच्या बाहेर ऑड्रीच्या परवानगीशिवाय नेता येणार नव्हते ऑड्रीच्या दुःखाला पारावर राहिला नव्हता तिला वाटत होते की जगासमोर ती विवाहिता म्हणून अयशस्वी ठरली होती तिची भविष्यातील सर्व स्वप्ने कोसळून पडली होती तिची चाळीशी सुरू झाली होती व सर्वच दृष्टीने आयुष्य उतरणीला लागले आहे या जाणिवेने ती खिन्न झाली होती हेन्री रॉजर्स हा प्रसिद्धी माध्यमांच्या द्वारा ऑड्रीच्या प्रसिद्धीचे काम बघणारा व मित्र मित्रपरिवारांपैकीच एक होता तो तिचा चांगला सल्लागारही होता त्याने ऑड्री व मेल यांच्या संबंधांचे अतिशय चांगले विश्लेषणही केले आहे ऑड्रीला मनातून आपण एक झगमगती सिने व्हावे अशी इच्छा कधीही नव्हती की जशी तिच्या समकालीन प्रसिद्ध अभिनेत्रींची होती तिला स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये अधिक रस होता संसारातील आनंद प्रेम शांती तिची मुले तिचा नवरा हेच जग तिला सर्वाधिक महत्वपूर्ण वाटत होते मेल बरोबरचा तिचा विवाह हा फारसा समाधानकारक नव्हता हे सभोवतालच्या जगाला माहिती झाले होते तिच्या बोलण्यातून त्याच्या लक्षात आले होते की मेलचे तिच्यावर जितके प्रेम होते त्याच्यापेक्षा अधिक तिचे त्याच्यावर प्रेम होते तिच्या मेलवरील सखोल प्रेमाला त्याच उत्कटतेने प्रतिसाद मिळत नव्हता तिने एकदा तसे बोलूनही दाखवले होते त्यावेळी रॉजर्सला तिच्या डोळ्यात अपार निराशा दिसेची तिच्याबद्दलची महत्वाकांक्षा त्याबरोबरच जनमानसात तिची जी अभूतपूर्व अशी प्रतिमा निर्माण झाली होती याबद्दलची असूया नेहमी जाणवत असे ऑड्रीची कीर्ती व पैसा या गोष्टीतील उदासीनता व वा तिला वाटणारी निरर्थकता या गोष्टींचा समतोल तिला त्यांच्याशी व्यवहार करताना राखावा लागे ऑड्रीला गुंतागुंतीच्या कृत्रिम फसव्या चित्रपट सृष्टीचा उभी येई खरे तर तिचे मन त्यात रमत नव्हते पैशाचे व्यवहार करार सौदे या सर्व पडद्यामागे चालणाऱ्या गोष्टींची तिला डोकेदुखीच वाटत असे ह्युबर्ट अनेक वर्षे ऑड्रीचा वेशभूषाकार होता तोही तिचा चांगला मित्र होता ती त्याला त्याच्या व्यवसायाला नेहमीच प्रोत्साहन देत असे प्रसंगी आर्थिक सहाय्यही करत असे तेही मेलला आवडत नसे ऑड्रीच्या सर्व व्यवहारांमध्ये मेलचे वर्चस्व होते ते तिला आवडतही होते पण कधी जोरदार मतभेदाचे प्रसंगही आहेत त्यावेळी ऑड्री त्या बैठकीतून निघून जात असे व सर्व व्यवहार मेलच्या तंत्राप्रमाणेच चालू देत असे जेथे कलहाचा व कटुतेचा स्पर्श नाही अशा स्वित्झर्लंडमध्ये जाऊन राहणे व शॉनबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवणे त्याच्यावर वात्सल्याचा वर्षाव करणे सर्व बाजूने त्याचे संगोपन करणे हा आता ऑड्रीच्या जीवनातील मोठाच दिलासा